वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पंचावन्ना जेथे राक्षस समुदाय घाबरून गेले आहेत अशी ती जळत असलेली पुरी पासताना तो वानर विचार करू लागला त्याच्या मनात मोठे भय निर्माण झाले स्वतःविषयी त्याला तिरस्कार वाटू लागला मनसोक्त मी लंका जाळीत सुटलो पण मी हे काय केले जे महात्मे मनात उठलेला क्रोध जळता अग्निपाण्याने विधवावा तसा बुद्धीने दाबून टाकतात ते महात्मे खरोखर धन्य होत क्रोधाने कोण कोणते पाप करणार नाही क्रोध आलेल्या सुद्धा मारेल उद्धट भाषेने ब माणूस सुद्धा अपमान करेल रागावलेला माणूस काय बोलावे काय न बोलावे हे काहीही जाणत नाही रागावलेल्या काय करावे असे आणि बोलू नये असे क्वचितच काही असे मनात उठलेला क्रोध जो मनुष्य सर्प जुने काळ टाकतो त्याप्रमाणे क्षमेनेच नाहीसा करतो त्यालाच पुरुष म्हणायचे मी किती दुर्बुद्ध झिता त्या सीतेचा विचार लक्षात न घेता तिला मी अग्नीच्या तोंडी दिले स्वामींचा घात केला असे निर्लज्ज पराकष्ठेचे मोठे पाप मी केले त्या मला झिक्कार असो ही सगळी नगरी जळल्यासारखीच आहे पण आर्या जानकी जर जळली असेल तर मी अजाणपणे स्वामीच्या कार्याचा घात केला जिच्याकरता हे कार्य आरंभिले त्या कार्याचाच मी नाश केला कारण लंका जाळीत असताना सीतेला मी वाचवले नाही हे यत्किंचित जोगे होते ते कार्य माझ्याकडून झाले या शंकाने पण क्रोधाच्या आहारी जाऊन मी त्या कार्याच्या मुळावरच घाव घातला जानकी खात्रीने जळली असावी लंकेचा कुठलाच भाग न जळलेला दिसत नाही सगळी पुरी भस्म झाली आहे भलत्या जाणिवेने जर मी या कार्याचा घात केला असेल तर इथेच आत्ताच प्राणत्याग करावा हेच मला उचित दिसते अग्नीत उडी घ्यावी की वडवान उडी घेऊन सागरातल्या प्राण्यांना हा देह द्यावा जीवंत राहून आता वानर राजाला किंवा त्या दोघा पुरुष व्याघ्रांना जाऊन भेटणे मला कसे शक्य आहे मी तर सर्वस्वी कार्याचा घात केला त्रैलोक्यात माकडाचे चाचल्य म्हणून जे प्रसिद्ध आहे तेच मी खरोखर माझ्या क्रोधाच्या दोषाने दाखवून दिले मनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या नियंत्रणात न राहणाऱ्या या राजस्वभावाचा धिक्कार असो नियंत्रणात न राहणारा या राजसभावाचा अधिकार असतो मी समर्थ असताना सुद्धा या रजोगुणाच्या आहारी जाऊन सीतेचे रक्षण केले नाही सीता नष्ट झाली की ते दोघेही नष्ट होतील त्या दोघांचा नाश झाला तर सुग्री आप्तजनांसह नष्ट होईल ही बातमी ऐकून भ्रात्यावर प्रेम करणारा धर्मात्मा भरत शत्रुघ्नासह जगणं कसं शक्य धर्मपरायण असा ईश्वाकुवंश नाश पावला तर सर्व प्रजा शोकव्यथेने व्याक्र होईल असा हा मी अभागी धर्मार्थाचा सांभाळ घालवून बसलेला रोषाच्या दोषाने व्यापून गेल्यामुळे लोकांचा नाश करणारच ठरलो तो असा विचार करीत असताना शकून होऊ लागले या अगोदर त्याने प्रत्यक्ष ते पाहिले तेव्हा तो पुन्हा विचार करू लागला की ती सर्वांगसुंदरी स्वतःच्याच तेजाने वाचली असेल ती कल्याणही नष्ट होणार नाही अग्नीला अग्नी लागत नसतो त्या ते तेजस्वी धर्मात्म्याची भार्या जी स्वतःच्या चारित्र्यानेच रक्षिलेली आहे तिला अग्नी अग्निस्पर्शही करू शकणार नाही सर्व काही जाळणारे या अग्नीने ज्या अर्थी मला जाळले नाही त्या अर्थी तो रामाचा प्रभाव आणि वैदेहीची पुण्याईश भरता तीन भावांची जी पूज्य देवता रामाची जी मनप्रिया ती नष्ट कशी होईल जर सर्व काही जाळून टाकणाऱ्या अव्यय प्रभू अग्निने माझे शेपूट जाळले तर तो, तो आर्याची हत्या कशा करेल पुन्हा विस्मित मनाने हनुमान समुद्राच्या पाण्यात हिरण्यनाभ पर्वताचे दर्शन झाले होते त्याचा विचार करू लागला तपाने सत्यवचने राहिल्याने आणि पातिवृत्याने तीच अग्निला जाळू शकेल अग्निकाय तिला जाळतो देवीच्या धर्मनिष्ठेचा विचार तो असतानाच महात्मा चरणांचे शब्द हनुमानाने ऐकले हनुमंताने काय आघाडकृत्य केले हो तीव्रतेने जाळणारा भयानक अग्नि राक्षसांच्या घराघरात त्याने टाकला स्त्री बाल वृद्ध राक्षस गर्दी गर्दीने पळसुटले लोकांच्या कोलाहालाने नगरी दडाणून गिरी गव्हरातून त्या आक्रंद करीत आहे असे वाटते उंच उन्थ उंच हवेल्या तट गोपीरे गोपुरे यांच्या सकट लंका जळून खाक झाली पण जानकी मात्र जळाली नाही केवढे आश्चर्य केवढे अद्भुत ही अमृतासारखी वाणी हनुमानाने ऐकली आणि तत्काळ त्याच्या मनात हर्ष उत्पन्न झाला अर्थ स्पष्ट दर्शवणारी चिन्हे आणि महाप्रभावशाली कारणे तशीच ती वचने यांनी हनुमानाचे अंतःकरण आनंदून गेले आपले आपले बेद पार पाडून ती राजकन्या धक्का न लागता सुरक्षित आहे हे समजून तिला पुन्हा एकदा प्रत्यक्ष बघावे असा त्याने विचार केला सुंदरकांडाचा पंचावन्नवासर्ग समाप्तो